मग कमळाच्या पाकळीप्रमाणे डोळे असणारा सावळा निरुपम मोठ्या मनाचा राम सुताला मी आल्याचे वडिलांना सांग असे म्हणाले रामाने पाठवलेल्या सुताने झटकनात प्रवेश केला तेव्हा त्याला राजा दुःख व्याकुळतेने दुर्बळ होऊन उसाचे टाकीत असलेला दिसला ग्रहण लागलेला सूर्य राखे द्या दड़, तो अतिशय शहाणा सुत हात जोडून बोलला अगोदर राजाचा जय उच्चारून आणि त्याच्या स्तुतीपर आशीर्वचनाने त्याचा आदर करून सुतक भययुक्त वाणीने सावकाश आणि मृदपणे बोलला हा आपला पुरुष पुत्र ब्राह्मण अवलंबित परिवाराला सर्व धन देऊन टाकून दारी येऊन उभा राहिलाय त्या रामाला निष्ठा भेट द्यावी तो महारण्यात सूर्य जसा त्याच्या किरणाने वेढलेला असतो तसा हा सर्व राजगुणाने वेढलेला राम त्याला आपण भेटा तो सत्यभाशी खोलपणात सागराशी तुलना करावी असा आकाशाप्रमाणे पंखरहित धर्मात्मा राजा उत्तरला सुमंत्रा येथे ज्या कोणी माझ्या भाऱ्या असतील त्यांना घेऊ नये सर्व भाऱ्यांच्या परिवारात मी रामाची भेट घेऊ इच्छितो तेव्हा तो सारे अंतपूर पालथे घालून तिथल्या स्त्रियांना घेऊन म्हणाला आरे महाराज तुम्हा सर्वांना बोलवायचंय चला उशीर करू नका राजाच्या आज्ञेवरून सुमंत्राने असे सांगितल्या त्या सर्व स्त्रिया पतीचे आज्ञा लक्षात घेऊन राजाच्या भवनाकडे निघाल्या त्या स्त्रिया तीनशे होत्या लाल झालेल्या डोळ्याने त्या कौशलेला मध्ये घालून मनात निष्ठा धरून निघाल्या आपल्या बायका आलेल्या आहेत असे पाहून पृथ्वीपती राजा सुताला म्हणाला सुमंतरा आता माझ्या पुत्राला घेऊ नये सुत राम लक्ष्मण आणि सीता यांना घेऊन राजाला सामोरा होऊन त्याच्याजवळ गेला दुरूनच हात जोडून पुत्राला येत असताना पाहून स्त्री वर्गाने वेढलेला राजा व्यथित अंतक एकदम आपल्या आसनावरून उठला रामाला पाहतास राजा वेगाने धावत धावत रामाकडे निघाला पण त्याला भेटण्यापूर्वीच तो दुःखाने व्याखुळ होऊन भूमीवर मूर्छित होऊन पडला राम आणि महारथ हे लक्ष्मण धावत धावत दुःखाने मूर्छित पडलेल्या शोकपूर्ण राजाजवळ गेले हजारो स्त्रियांच्या अरे रे, रे रा, रामा अशा आकांतात त्यांच्या दागिन्यांचा ध्वनी मिसळला आणि तो साऱ्या राजगृहभर निनादला राम लक्ष्मणाने राजाला आपल्या बाहुने मिठी मारली आणि रडत रडत सीतेच्या मदतीने त्याला पलंगावर झोपवले काही वेळाने राजाला शुद्धी आल्यावर राम हात जोडून अश्रूंच्या शोकसागरात बुडून गेलेल्या पृथ्वीपतीला म्हणाला महाराज आपण आम्हा सर्वांचे प्रभू मी आपला निरोप घेत मी दंडकारण्यात निघाला आहे आपला शुभाशीर्वाद मला द्यावा लक्ष्मणालाही आपण अनुज्ञा द्यावी सीतेलाही माझ्याबरोबर वनात येऊ द्यावे योगी अशी अनेक कारणे सांगून मी त्यांना नको म्हटले तरी <coughs> त्या दोघांची मागे राहण्याची इच्छा नाही मानवंता शोक टाकून देऊन प्रजापतीने जशी आपल्या पुत्रांना अनुज्ञा दिली तशी लक्ष्मणा सीता आणि मी या आम्हा सर्वांना आपण अनुज्ञा द्यावी वनवासाला जाण्याकरता राजाच्या अनुज्ञेची शांत मनाने वाट पाहत असलेल्या रामाकडे पाहून राजा म्हणाला राघवा मी मला राजा राजा कला राम हात जोडून वडिलांना म्हणाला महाराज आपण आणखी सहस्त्र वर्ष या पृथ्वी पतीचे पती व्हा पती मी मात्र रा आरण्यातच राहीन मला राजाची इच्छा नाही महाराज चौदा वर्ष आरण्यात आनंदाने काढून प्रतिज्ञा पुरी करून मी आपल्या चरणापाशी पुन्हा येईल पण पुन सत्याच्या पाशाने राजा बांधा गेला होता आणि कैकेने एकांतात हट्ट झाला होता त्यामुळे दुखी झालेल्या राजा रडत रडत त्याला म्हणाला बाळा अंतिम हित आणि अभ्युदय साधून परत येण्याकरता शांत मनाने अगदी निर्भय मार्गाने सुखरूप जा रघुनंदना तू सत्यनिष्ठा आणि धर्म पालनात असणारा तुझे मन पालटवणे शक्यच नाही पण मुला दर्शनाने सुद्धा मला बरं वाटेल तेवढा काही मातेकडे आणि माझ्याकडे पाहत आजची रात्र तू राहा सर्व इच्छा तृप्त करून घेऊन उद्या पहाटे तू तु, तुझा मार्ग धरावास प्रिय पुत्रा राघवा तू कठीण असे कर्म करीतायस माझे प्रिय करण्यासाठी म्हणून तू असे बन पत्करलेस पण रामा मी सत्याची शपथ घेऊन सांगतो मला हे प्रिय नाही राखेत लपलेल्या अग्निझर या स्त्रीने कपटाने मला फसवले पण माझी जी फसक झालीय ती तू निस्तर माझ्यावर ही बळजोरी झाली मुला पित्याला आपले वचन खोटे करण्यापासून तू वाचू इच्छित आहेस यात फार मोठे आश्चर्य नाही कारण तू माझा ज्येष्ठ पुत्र आहेस व्याकुळ झालेल्या पित्याचे हे बोलणे ऐकून भ्रात्या लक्ष्मणासह कळवळून राम म्हणाला जो चांगलेपणा आम्हाला आज मिळणार आहे तो उद्या कोण बरे मला देईल म्हणून येथून निघून जाणेच मी अगदी मनापासून प्रसंत करतो ही राष्ट्रासह लोकांसह धनधान्याने समृद्ध असलेली पृथ्वी मी सोडून देतो ती भरताला द्या वनवासाला जाण्याचा माझा झालेला विचार आता बदलणार नाही महाराज आपण वर, वर देणारे जो वर युद्धात काहीकेला आपण दिलात तो पूर्णतया देऊन टाका आणि सत्यशील व्हा मी आपला आदेश आपण सांगितल्याप्रमाणे पाळीन वनात सोबत मी चौदा वर्षे राहील यावर आता चर्चा नको पृथ्वीचे राज्य भरताला द्या मी राज्याचा, राज्याची सुखाची आणि किंवा स्वतः प्रिय होण्याची इच्छा मनात बाळगलेली नाही रघुनंदना तुमची जशी आज्ञा असेल तसेच करण्याची इच्छा बाळगली आहे तुम्ही मनातून दुःख दूर सरा डोळ्यात आसवे आणू नका नदीपती अगाध समुद्र कधी खळबळ खलबल... खळबळत नसतो मला राज्याची इच्छा नाही सुखाची पृथ्वीची या सर्व भोगांची स्वर्गाची किंवा जीवितांचीही इच्छा नाही पुरुष श्रेष्ठा आपण सत्यनिष्ठ राहावे असत्य आपल्याकडून आचरली जाऊ नये एवढीच एक माझी इच्छा आहे हे तुमच्या प्रत्यक्ष सत्याची आणि पुण्याची शपथ घेऊन मी तुम्हाला सांगतो तात प्रभो आता येथे क्षणभरही राहणे मला शक्य नाही म्हणून आपण आपला शोक माझ्यापुढे दुसरा मार्ग नाही राघवा वना सत्या, सत्या वनात जा म्हणून माझ्याकडे मागणी केली आणि मी तिला जातो म्हणून सांगितले त्यात आनंदाने हरणाने ती व्यापलेली आहेत नाना प्रकारचे पक्षी तेथे सुर काढतात देवाने सुद्धा पिता हे दैवत आहे असे म्हटले मन, आहे म्हणून आपणाला दैवत मानून पित्याचे वचन मी पूर्ण करेन राजश्रेष्ठाची चौदा वर्षे पुरी करून मी परत आपल्या भेटीला येईन आपण मनाला क्लेश करून घेऊ नका सर्व लोकांची आश्रय थांबवण्याचे आपले काम ते आपणच कसे बरे विकार व नगर राष्ट्र आणि सारी भूमी जी मी सोडली ती भरताला द्यावी मी आपली आज्ञा पालन करून दीर्घकाळपर्यंत वनात राहण्याकरता जाईन मी सोडून दिलेली ही भूमी डोंगर टेकड्यासह आणि नगर उपवनांसह केवळ कल्याणकारी मर्यादेत राहून भरत सांभाळते महाराज जे आपण बोलात तसेच हो माझे मन शिष्टानं मान्य होईल अशा आपल्या आज्ञापालनात जितके मी घातले आहे तितके मोठमोठ्या कामभोगात आणि स्वतःचे प्रिय करण्यात मी घातले नाही म्हणून आपण माझ्या संबंधीचा शोक करण्याचे टाकून द्यावे तुम्हाला अंधृत करायला लावून मला हे कधी कमी न होणारे राज्य किंवा सर्व कामभोग ही पृथ्वी मैथिली किंवा हे जीवित सुद्धा नको तुमचे जे सत्याचे व्रत आहे ते तसेच राहू चित्रविचित्र वृक्ष असणाऱ्या वनात जाऊन तिथली फळेमुळे भान हरपून तो भूमीवर पडला त्याची यत्किंची हालचाल होईना तेव्हा तेथे जमलेल्या सर्व राण्या एक राणी कैकही सोडून रडू लागल्या सुमंत्र सुद्धा रडत रडत मूर्छित झाला सर्वत्र हाहाकार झाला अयोध्याकांडाचा चौतीसावासर्ग समाप्त